पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण त्रेपन्नावे जुने हिंदुस्तान व नवे हिंदुस्तान हिंदी राष्ट्रवादाला परके सत्तेची चीड ही गोष्ट नैसर्गिक व अपरिहार्य अशी हो होती तरीही अनेक बुद्धिमान लोक एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटिश साम्राज्याच्या विचारसरणीचाच कळत अथवा न कळत स्वीकार करीत राहिले ही आश्चर्याची गोष्ट आहे आपल्या कैफियतीची उभारणी ते त्या विचारसणीच्या आधारावरच करीत आणि टीका करायची झालीच तर त्या विचारसरणीच्या केवळ काही बाह्य उपाधीवरच टीका करण्यात येईल शाळा कॉलेजांमध्ये इतिहास अर्थशास्त्र वगैरे जे विषय शिकवण्यात येत त्यांचे अथिती विवेचन ब्रिटिश साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने केलेले असे व आमच्यातील अनेक भूतकालीन व वर्तमानकालीन दोष ठळकपणे दाखवून ब्रिटिशांच्या गुणांचे व सिकंद नशिबाचे पोवाडे त्यात गायलेले असत या विपर्यस्त दृष्टीकोनाचा पगडा थोड्या बहुत प्रमाणात आमच्यावरही बसलेला होता त्याला आम्ही अधूनमधून विरोध दर्शवित असलो तरी आमच्या मनोवृत्तीवर त्याचा परिणाम घडल्या वाचून राहत नसे दुसऱ्या मुद्द्यांचे अथवा तत्वांचेही शस्त्र हातीनं सापडल्यामुळे त्या विचारसरणीच्या पाशातून मुक्त होणे आमच्या बुद्धीला जमेना तेव्हा निदान पक्षी धर्म या विषयात तरी आम्ही कोणाला हार जाणार नाही अशा समजुतीने आम्ही धार्मिक राष्ट्रवादाचा आश्रय करू लागलो पाश्चात्यांच्या बाह्य बापका आ आणि नखरा आमच्यापाशी नसला तरी जीवनातील तत्वमसती आम्हाला हस्तगत झालेली आहे आणि तीच खरी मोलाची जिन्नस आहे अशी समजूत करून घेऊन प्राप्त दुर्दैवाच्या व वा अधोगतीच्या दिवसात आम्ही समाधान मानून घेतले विवेकानंद व इतर लोक यांच्या खटपटीने व आमच्या पुराण तत्वज्ञानाविषयी पाश्चात्य पंडितांनी दाखविलेल्या जिज्ञासेच्या योगाने आमचा इतिहासाविषयीचा अभिमान पुन्हा जागृत होऊन स्वाभिमानाचे थोडेसे मांजही आमच्या अंगावर चढले आमच्या गत व वर्तमान अवस्थेसंबंधी ब्रिटिशांनी केलेल्या विधानांविषयी मनात शंका उत्पन्न होऊन त्यांची सूक्ष्म तपासणी सुरु झाली परंतु अद्याप ब्रिटिश विश्वासनीची चौकट तुडून आम्ही मोकळेपणाने विचारू वावरू लागलो नव्हतो एखादी गोष्ट वाईट असली तरी ती ब्रिटिश परंपरेशी विसंगत आहे असे म्हणण्याचा प्रघाध असे एखाद्या ब्रिटिश इस्माने हिंदुस्थानात काही गैरवर्तन केले तर तो राज्य पद्धतीचा दोष असे न समजता त्याचा वैयक्तिक दोष आहे असे मानण्याची चाल होती तथापि ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातील राजवटीसंबंधी जमा झालेल्या टीकात्मक पुराव्यांचे संकलन करणाऱ्या लेखकांचा दृष्टिकोन जरी नेमस्त असला तरीही त्यामुळे क्रांतिकारक परिणाम घडून आल व आमच्या राष्ट्रवादाला राजकीय व आर्थिक विचारांचे अधिष्ठान प्राप्त झाल दादाभाई नोरोजी रमि विल्यम डिग्बी व इतर लोक यांच्या पुस्तकांचा राष्ट्रीय विचारसनीची वाढ होण्याच्या कामी क्रांतिकारक असा उपयोग झाला जुन्या इलासाचे संशोधन होऊन अत्यंत प्रभावशाली व संस्कृती संपन्न अशा कालखंडाच्या माहिती उपलब्ध होत गेली ती वाचून आम्हाला फार समाधान वाटत असे ब्रिटिशांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ब्रिटिश राजवटीचे जे चित्र रंगविण्यात आलेले आहे त्याहून वस्तुस्थिती अगदी निराळी होती हेही आम्हाला समजून आले अशा रीतीने ब्रिटिशांच्या ऐतिहासिक ज्ञानाला आर्थिक ज्ञानाला व त्याच्या राज्यकारभाराला आव्हान देण्याच्या आमच्या आमची धमक एकसारखी वाढत चालली होती तथापि ब्रिटिश विचारसरणीच्या जेरबंदापासून हिंदी राष्ट्रवादाची अद्याप सुटका झाली होती असे म्हणता येणार नाही ही, ना ही।, ही एकोणीसाव्या शतकाच्या अखेरची स्थिती प्रागतिक व इतर काही गट आणि काँग्रस्तमधील निमस्तृतीची काही माणसं अजूनही त्या स्थितीत रिंगाळत आह त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याशी सर्वस्वी विरोध असणाऱ्या हिंदी स्वातंत्र्याची कल्पना प्रागतिकांना मान्य होण शक्य नाही पायरी पायरीने आपण उंच उंच पदावर पोहोचू अधिक लठ्ठ व अधिक महत्वाची बाड़ आपल्या हाती पडतील अशी स्वप्नी त्यांना पडत असतात सरकारचा गाडा पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू राहील व मागच्या बाजूला लांब कुठेतरी राज्यक्रबारात फारशी उचापती न करता पण जरूर पडेल तिवा सहाय्य दक्ष तत्पर अशा ब्रिटिश सैन्याचा सा तळ असल अशीही त्यांची कल्पना आहे साम्राज्यांतर्गत स्वराज्याची रूपरक्षा ही अशी आहा ब्रिटिश सैन्याकडून संरक्षण म्हणजे हिंदुस्थानची गुलामगिरी असे वास्तविक समीकरण असल्याकारणाने प्रागतिकांची ही बोळसर कल्पना सत्यसुरीत अवतरणे कदापि शक्य नाही स्वातंत्र्य व ब्रिटिशांकडून संरक्षण या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी नांदणे अशक्य आह अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तका सर फ्रेडरिक व्हाईट म्हणतात हिंदी माणसाची अध्यापी अशी समजूत आहे की आपल्याला पाठीशी घालून इंग्लंड आपल्यावरील संकट दूर करील ही भ्रांत कल्पना हिंदी इसम जोपर्यंत आपल्या ओडाशी बाळगून ठेवल तोपर्यंत स्वराज्याच्या नव्या पाया त्याला घालता येणे नाही येथील मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष असताना सर फ्रेडरिक व्हाईट यांचा प्रागतिक जातिनिष्ठ लोक वगैरे प्रतिगामी व्यक्तींशी संबंध येत असल्यामुळे त्यांनाच उद्देशून त्यांनी हे विचार प्रकट केले असावेत काँग्रस्तची अशी समजूत नाही हिंदुस्थानवर कोसळणाऱ्या संकटांना तोंड देण्याची धमक हिंदुस्थानच्या अंगी येपर्यंत स्वातंत्र्य लांब होणे शक्य नाही हि सर फ्रिडरिक व्हाईट यांचे मत आम्हालाही मान्य आहा ब्रिटिश सैन्यातील एकूण शिपाई ज्यावेळी हिंदुस्तानचा किनारा सोडून जाईल त्याच हिंदी स्वातंत्र्याचे तोरण ब्रिटिशांच्या विचारसरणीच्या तावडीत एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला बुद्धिजीवी वर्ग सापडला यात नवल ना नाही पण विसाव्या शतकातील रोमांचकारी घटना डोळ्यानी देखल्यावरही ज्यांच्या दृष्टीवरची जुनी झापडे उडाली नाही त्यांचे मात्र कौतुक वाटते एकोणीसाव्या शतकामध्ये ब्रिटिश अधिकारी वर्ग सर्व जगाचा मानकरी बनला होता संपत्ती विजय व सामर्थ्य यांची अविच्छिन्न परंपरा त्यांच्या मागे खडी होती या परंपरेमुळे व शिक्षणामुळे वरिष्ठ वर्गांना प्राप्त होणारे गुणावगुणही गुना त्यांच्या अंगी मांडले हे थोर वैभव त्यांना प्राप्त करून देण्याच्या कामी बहुतेक अवश्य ती मदत गेली पावणे दोनशे वर्ष आम्हीच करीत आलो आहो याबद्दल हवे तर आम्ही समाधान मानून घ्यावे आम्ही ईश्वराची लाडकी लेकरे आहोत व आमचे साम्राज्य म्हणजे इह स्वर्ग आहे अशी आतापर्यंत होऊन गेलेल्या अनेक जेत्या जातीप्रमाणे व राष्ट्राप्रमाणे त्यांचीही कल्पना होती त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावला नाही त्यांच्या अधिकारात व्यत्यय आणला नाही तर आपला स्वार्थ शाबोत ठुन दाखवता येईल तेवढी कृपादृष्टीत दाखवीत असत परंतु आपणाला जो कोणी विरोध करिल तो साक्षात ईश्वरी योजनेचाच वैरी अतयव पापी मनुष्य त्याचा नायनाट करण हि आप कर्तव्य आहा असमजून तिआध्र सिकफ्रीड यांनी ब्रिटिशांच्या या मनोव्यापाऱ्यांच फार मनोरंजक अस विवचन कलि आहा ऐश्वर्याबरोबर सत्तिची ही सवय झाल्यामुळे ब्रिटिश वरिष्ठ वर्गाच्या अंतकरणात आपल्या वंशाला सत्तनिश्वरदत्त वरदान असल्याची भावना निर्माण झालि जगाच्या राजकारणात त्यांच्या तोलाचे प्रतिस्पर्धी निर्माण झाल्यावर देखील ही भावना तीव्र होत गेल्याचे दिसून येते गेल्या शतकाच्या अखेरीच्या इंग्लिश तरुण पिढीच्या मनात न कळत अभिनिवेश उत्पन्न झाला की यश म्हणजे आपली जन्मसिद्धमत्ताच आहे परिस्थितीचा अशा तऱ्हे विचार करण्याची इंग्रजांची ही प्रवृत्ती नीट धनात घेतली पाहिजे कोणत्याही परिस्थितीसंबंधी त्यांच्या ठिकाणी दृगोच्चार होणाऱ्या मानसिक प्रतिक्रियांचे आकलन त्यांच्या मनोवृत्तीतील ही गोम लक्षात घेतल्याशिवाय होणार नाही वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल की आपल्या संकटाचे मूळ कारण इंग्रजांना नेहमी बाह्य परिस्थितीत आढळते इंग्लंडवर कोणतेही संकट गुजरले तर त्यांच्या दृष्टीला त्या दुसऱ्यांचा अपराध दिसतो इतरांनी आपले वर्तन सुधारले तर इंग्लंडला आपले पूर्व वैभव पुनरपी प्राप्त होईल असे त्यांना वाटत असते यामुळे स्वतःची मनोवृत्ती सुधारण्याचा प्रयत्न न करता दुसऱ्या लोकांच्या मनोवृत्तीत पालट करण्यावर त्यांचा विश्वास असतो सर्व जगातील देशासंबंधी ब्रिटिशांची जर ही वृत्ती तर हिंदुस्थानात तिला विशेष जोड चढावा हे स्वाभाविकच होईल हिंदी प्रश्नांकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोन अतिशय संतापजनक असला तरी त्यात एक प्रकारची आकर्षकता आहे आपली सर्व कृत्ये योग्यच आहेत व आपल्या शिरावर पडलेली प्रचंड जबाबदारी आणि अभिमानास्पद रीतीने पार पाडलेली आहे अशाविषयी त्यांना वाटणारा दृढ विश्वास आपल्या जातीच्या भवितव्यावरील व आपल्या साम्राज्य पद्धतीवरील त्यांची श्रद्धा व या त्रिकाला बाधित अशा सत्ताधर्माविषयी शंका घेणाऱ्या व त्याचे उच्चाटन करू पाहणाऱ्या पाखंड्यांविषयी त्यांना वाटणारी तुच्छता व संताप या सर्व भावना पाहिल्या की ही एक प्रकारची धर्मनिष्ठाच आहे असे वाटू लागते जरू काही आमची इच्छा असो वा नसो आम्हाला मोक्षपदाला नंकनच त्यांनी हाती बांधले आहे हा सद्धर्मप्रसाराचा व्यापार करीत असता सहजासहजी त्यांच्या हाती सुवर्ण पुष्पदक्षिणा पडते पण त्यायोग ससोटीचा व्यापार म्हणजे नफ्याचा सुकाळ या म्हणींची सत्यता एकवार सिद्ध होत नाही काय साम्राज्यशाहीच्या योजनांना पोषक होईल असे स्वरूप हिंदुस्थानला देत राहिले आणि निवडक हिंदी लोकांना ब्रिटिश सांजातून ओतून काढले म्हणजे हिंदुस्थानची प्रगती झाली असा जुना समज होता ब्रिटिशांची ध्येये व त्यांची उद्दिष्ट यांचा जससा स्वीकार आम्ही करीत जाऊ तसतसे आम्ही स्वराज्याला लायक ठरणार होतो ब्रिटिशांच्या मर्जीबाहेर आम्ही जाणार नाही असे ज्या क्षणी आम्ही त्यांना पटवून देऊ त्या क्षणी स्वातंत्र्याचे उदक आमच्या हातावर पडेल असे मानण्यात येईल ब्रिटिशांची राजवट काय लायकीची झाली ते ठरवू लागले तर हिंदी व इंग्रज लोकात मतभेद होतील असे मला वाटते आणि तसे होणे साहजिकच आहे पण सेक्रेटरी ऑफ स्टेट सारखे उच्च पदावर विराजमान झालेले अधिकारी सुद्धा हिंदुस्तानच्या गत व वर्तमानकालीन स्थितीविषयी विलक्षण व निराधार विधाने करीत सुटतात तेव्हा त्यांचे मात्र नवल वाटते वस्तुस्थितीविषयी जर इतकी भ्रामक समजूत तर हिंदी लोकांच्या मनोप्रवृत्तीबद्दल त्यांच्या ठाई गाढ अज्ञान असेल भारत बुला हाताशी धरून त्यांनी खेचत नेली खरी पण हा निव्वळ बलात्काराने मिळवलेला ताबा आहे तिचे अंतःकरण त्यांना समजले नाही व ते समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्नही कधी केला नाही तिच्या डोळ्यातले भाव जाणून घेणे त्यांना शक्य झाले नाही कारण त्यांची दृष्टी दुसरीकडे वळलेली होती आणि तिची दृष्टी शर्मेने आणि अपमानाने जमिनीकडे लागलेली होती एकमेकांचा संबंध येऊन आज शेकडो वर्ष झाली पण या घटकेला देखील ती एकमेकांकडे तिरस्कारयुक्त नजरेनेच पाहत आहेत हिंद आणि पतीच झाली असली तरी तिचे आर्यत्व आणि तिचे थॉर्मन अद्याप कायम होत परंपराच्या ओझाणी आणि सद्यस्थितीच्या यातनांनी ती हैराण झाली असली आणि शीन आल्यामुळे तिच्या डोळ्यांवर झापड आली असली तरी अंतकरणाची दीप्ती तिच्या शरीरावर पसरली होती व असामान्य विचारांची कल्पनाविलासांची आणि रम्यभावनांची पालवी तिच्या रोमारोमाच्या ठाई बहरून गेलि होती शतदा विधीनं झालखा तिच्या देहरुपी गाभारात पडलखि विशाल अंतकरणाच क्वचित दर्शनही घडत असे कित्यक्क युगांच्या जीवनयात्रेत ज्ञानाचा बहुमोल संचय तिनं क्ला होता परदेशाशी अनेक वेळा तिच्या भेटीघाटी झाल्या होत्या व आपल्या भव्य कुटुंबात त्यांच्यासाठी तिने जागाही करून दिली होती विजयमादाचे व विनाशाचे दिवस तिने पाहिले होते अपमानाचा व दारुण यातनांचा अश्रूंनी तिचे डोळे ओलेचिंब झालेले होते आणि कित्येक विपरीत प्रसंगांचा विषदग्ध पेला तिला ओठी लावा लागला होता परंतु जीवनयात्रेच्या सर्व अवस्थांमधून जात असताना आपल्या अतिप्राचीन संस्कृतीचा तिला विसर पडला नाही त्या संस्कृतीपासूनच तिला सामर्थ्य व उत्साह प्राप्त होत असे त्या संस्कृतीपासून मिळणाऱ्या सुखाचा आनंद तिने इतर देशांना पंक्तीला घेऊन उपभोगला तर रंगाप्रमाणे ती हेलकावे खात होती कधी विचारांच्या अमोगवारूवर आरूढ होऊन स्वर्गंगेचा तट गाठावा व तारकांचे गुड वार्ताला पैकावे तर कधी वैतरणीच्या काठी नरकाची भीषण दुःखे अनुभवावी अंधश्रद्धेने आणि अधोगतीला नेणाऱ्या रुढींच्या अन्नतमाने घेरले असताही इतिहासाच्या उशकखाली तिच्या दृष्ट्या सुपुत्रांनी उद्घोषित केलेली उपनिषदातील प्रज्ञा व प्रतिभा यांचे स्मरण तिला किवाई झाले नाही तिच्या त्या, त्या सुपुत्रांची तलवारीच्या पात्याप्रमाणे तीक्ष्ण व तल्लक म्हणे कधी श्रांत झाली नाहीत त्यांचा अखंड शोध चालू होता यज्ञ या आगादी कर्मकांडाने कर्म त्यांचे समाधान झाले नव्हते आपणास सध्याकालीन दुःखातून व्यक्तिगत मोक्ष मिळावा मरणोत्तर आपणाला स्वर्गास्थान मिळावे म्हणून नव्हे तर ज्ञाननरवीचे तेज आपणा दिसावे म्हणून त्यांची अभ्यर्थना चालत की, मला असत्याकडून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकड़ मृत्यूपासून मोक्षाकडे न आणि प्रत्येक दिवशी लक्षावधी लोक ज्या गायत्री मंदिराचा उच्चार करतात त्यातही जनासाठीच प्रार्थना कलि राजकीयदृष्ट्या तिचा दह हो, खंडविखंड करण्यात आल तरी तिच्या अखंड संस्कृतीला बाद आलिच्या विविधतही आश्चर्यजनक अशी एकात्मता दृष्टीस पडत असत सगळ्या पुरातन दक्षांप्रमाणे या दशातही बऱ्या वाईटाची भजळ झाली आहा पण येथील सांगुलपणा मातीत मिसळखा सुवर्णरजनाप्रमाणे शोधून काढावा तिवाच दिसतो आमच्या अधपतनाची घाण मात्र सर्व दक्षांनी पसरली असून येथील सूर्याच्या रखरखीत प्रकाशामुळे आमचा वाईटपणा तवढा जगजाहीर झाला इटली व हिंदुस्थान यामधि साम्य आह हिंदुस्तानच्या मनाने इटलीचा उदय मागवून झाला असला आणि हिंदुस्तान दक्ष इटलीपक्षा आकारमनाने फार मोठा असला तरीही दोन्ही दक्ष प्रातन असून संस्कृतीचा प्रदीर्घ मार्ग त्यांनी मागा आह राजकारणाम्ळ दोन्ही दक्षांची शक्ल झाली तरी हिंद भूप्रमाच इटालिया ही कल्पना नाहीशी झाली नाही इटलीमध्ये रोमच्या संस्कृतीचा ठसाच सर्वत्र उमटलेला होता आणि संस्कृतीचे तीर्थ आणि वैभवाचे प्रतीक म्हणून सर्व देशभर रोम नगरीचा प्रभाव पडलेला होता पण असे एकमेव केंद्र नगर हिंदुस्थानात नव्हते हो हिंदुस्तानचीच काय पण पौरात्य देशांची अक्षय नगरी असे काशीनगरीला म्हणता येईल पण रोमप्रमाणे तिने राजकारणाची उठाटेव कधीही केली नाही की आई हीक सत्तेचा धरला नाही हिंदी संस्कृतीचे राज्य इतके सुविस्तीर्ण होते की कोणत्याही एका ठिकाणा राजधानी जे नगर म्हणणे शक्य झाले नसते कन्याकुमारीपासून तेथेट अमरनाथ आणि बद्रीनाथपर्यंत आणि दौरकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत एकच संस्कृतीसागर पसरलेला असून त्यात कुठेही भिन्न कल्पनांची खळबळ झाली की तिचे तरंग देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचत असत पाश्चात्य देशांना संस्कृतीचे व धर्माचे पसायदान इटलीने दिले तेच कार्य पौरात्य ते देशात देशा हिंदुस्थानने बजावले आहे चीन देश हिंदुस्थान इतकाच पुराण व पूज्य असला तरी पौरत् संस्कृति व धर्मप्रसारा कार्य हिंदुस्तानेस आहे। राजकीय दृष्टि देश घायाल हो धरणी पर पड़ा होता तव इटालिन संस्कृति जीवन सर्व यूरोपभर चैतन्य फुलबीत रायलेटली केवल भौगोलिक नाव है मॅटर्निच चे म्हणणे होते आणि मॅटरनिच होऊ पाहणाऱ्या काही लोकांनी हिंदुस्थानबद्दलही असेच उद्गार काढले आहेत हिंदुस्थान व इटली यांच्या भौगोलिक परिस्थितीत विलक्षण साम्य दिसून येत असले तरी इंग्लंड व ऑस्ट्रिया यांची तुलना करून पाहता त्यांच्यामधील साम्य अधिक उद्बोधक वाटेल एकोणीसाव्या शतकातील ऑस्ट्रियाप्रमाणेच आजचे इंग्लंड उद्दाम मानी आणि प्रबल दिसत आहे परंतु त्या काळच्या ऑस्ट्रियन साम्राज्याच्या प्रचंड वृक्षाची जीवनदात्रीमुळे ज्याप्रमाणे सुकून चालली होती वृक्षाचे खोड पोखरले जात होते त्याचप्रमाणे आज, आज इंग्लंडची अवस्था झाली आहदाला सगुण असा मनुष्याकार देण्याचा मोह किती अनावर असतो ते बघण्यासारखे आह हिंदुस्थानला भारतमातेच स्वरुप देण्यात आले आह तिचा देह सुंदर आह ती प्राचीन असली तरी अक्षय यौवना आहे निराशे आणि परिपूर्ण अशी दृष्टी असून परकीयांच्या छळापासून माझे रक्षण करा असे असल्या लोकांना उद्दिष्टून म्हणत आह अशा प्रकारची कल्पनाचित्र लाखो लोकांच्या अंतकरणात रंगत असतात व त्यामुळे प्रतिकार आणि त्याग करण्याची त्यांची तयारी असत वस्तुस्थिती पाहिली तर हिंदुस्तान हा मुख्यतः शेतकरी कामकऱ्यांचा दक्ष आहा मग तो डोळ्यांना सुंदर कसा दिसेल दारिद्र्यात सौंदर्य नाही ही सुंदर स्त्री म्हणजे शेतातून व कारखान्यातून नग्नप्रायस्थितीत पाठदुमडेपर्यंत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि कामकऱ्यांची प्रतिनिधी असे का समजावायचं की युगे जनी जनतेला भरडून व पिळून काढले आहे क्रूर अशा रुढींच्या बंधनांनी जखडले आहे आणि ज्यांनी कित्यक्कणांना ही ठरविले आहे त्यांच्या गटाची ही प्रतिनिधी असे म्हणावायचे सत्यावर कल्पनासृष्टीला मुकुटा चढवून वास्तव जगाला विसरावे आणि स्वप्नांच्या मयसभेत गुंगुन राहता यासाठी असले उद्योग आपण करीत असतो हिंदुस्थानात भिन्न भिन्न वर्ग व त्यांच्यातील कलह यांची गर्दी झालेली असली तरी त्यांना एका माळेत गुंफरा धागा या देशाजवळ आहे असे प्रत्यक्ष येते त्या धाग्यात इतका आश्चर्यजनक चिवटपणा एवढा जिवंतपणा आला तरी कसा स्थितीप्रियतेचे आणि परंपरेचे सामर्थ्य कितीही दांडगे असले तरी या धाग्यात केवळ क्रियशून्यतेचे बळ साठले होते असे नाही क्रियाप्रवण आणि जीवनदायी असे काहीतरी तत्व त्यात होते खास कारण बाहेरून बसणाऱ्या धक्क्यांचा प्रतिकार करण्यात त्याने यश मिळविले त्याचप्रमाणे आतून निर्माण होणाऱ्या आत्मविरोधी शक्तींनाही त्यांनी पसरवून टाकले तथा आपर्थ्य असून सुद्धा राजकीय स्वतंत्र रक्षणाचे कार्य त्याच्याकडून पार पडले नाही आणि राजकीय ऐक्य साधण्याचा सा प्रयत्नही त्याच्याकडून झाला नाही या गोष्टींना विशेष महत्व आहे असे म्हणण्यात येत नसावे या मुरखपणाबद्दल आपणास आजपर्यंत भरपूर प्रायचित्त घ्यावे लागते आहे इतिहासाकडे पाहिले तर असे दिसून येईल की राजकीय व लष्करी विजयाचे स्तोम हिंदी संस्कृतीने माजवले नाही आणि धन दन आणि धनवान लोक यांचा जरा अवहेरातच उल्लेख केलेला आहे संपत्ती तिथे कीर्ती असा प्रकार नव्हता आणि लाभेच्छा न धरता जे समाजाची सेवा करतील तेस पूज्य होत असे निदान शास्त्रात तरी सांगितले अस अनेक वादळातून आणि संकटातून निभावून ही जुनी संस्कृती बाहेर पडली आह बाह्य आकार कायम राहिला असला तरी तिचा गावा वठून गेलेला आहे आजकाल अत्यंत प्रबल अशा भांडवलदारी बनिया संस्कृतीशी निशब्द पण निकराचा असा झगडा ती खेळत आहे या नव्या शत्रूपुढे तिला निःसंशय नामहरम व्हावे लागणार कारण पाश्चात्य संस्कृती शास्त्रीय ज्ञानाने सज्ज अशी असून त्या ज्ञानाने हजारो तोंडात अन्य घालण्याची सोय करता येणार आहे जग उजाड करणाऱ्या या यंत्रसंस्कृतीच्या बरोबर पाश्चात्यांनी तिच्या परिहाराचा उपायही आणलेला आहे समाजवादाची सहकार्याची व सामाजिक हितार्थ कराव्याच्या सेवेचे तत्व हाच तो उपाय होय ब्राह्मणांच्या पुरातन सेवाव्रताहून हे नवे तत्व सर्वस्वी नाही परंतु आपल्याला सर्व वर्गांचे ब्राह्मणीकरण करावे लागेल वर्गभेदांना मूठ द्यावी लागेल असा मात्र या नव्या तत्वाचा आग्रह आहे जुनी जीर्णलकतरे टाकून देऊन हिंदुस्तान नवी तत्वे पेहरी तेव्हा ते। ती नव्या तऱ्हेनेच बेतावी लागतील असे वाटते पण नव्या परिस्थितीबरोबरच जुन्या विचारांशीही ती विसंगत दिसू नये अशी खबरदारी घ्यावायला हवी कारण कल्पना उचलावायाच्या त्या आपल्या भूमीत रुजतील अशाच असल्या पाहिजेत